पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग पाचवा नाशिकाच बदली स्वयंपाकाच बाई मिळेना मागे सांगितल्याप्रमाणे आमची बदली नाशिकाच झाली व आम्ही नाशिकाच गेलो तेव्हा घरची आम्ही तिघे व ब्राह्मण गडी व कोचमन इतकीच मनुष्य गेलो होतो नोकऱ्यांपैकी किंवा आप्तांपैकी बाई माणूस कोणीच घेतले नव्हते हो नाशिकात स्वयंपाकाच्या बाया पुष्कळ मिळतात त्यातली एखादी तिथल्या तिथेच ठेवू असा विचार केला तेथे गेल्यावर पाहतो तो बाई लवकर मिळेना बाई शोधण्यात महिना दीड महिना गेला तोपर्यंत सवय नसल्यामुळे संसारसंबंधी प्रत्येक कामाला अवघड जाऊ लागले व त्यामुळे माझ्या मनाचा अगदी गोंधळ उडे व सोयीचे काम सुद्धा अशा धांदलीत बिघडून जाई स्वताहाचे स्वसंभाषण माझीही स्थिती पावनस काय पदार्थ खारट तिकट कसेही झाले तरी स्वतः नावे म्हणून ठेवायची नाहीत व रागावयाचे नाही, रागा नाही। स्वयंपाकाची सवय नसल्यामुळे तो बिघडेल म्हणून भीतीने जी माझी धांदल उड़़ त्यात कधीकधी मीठच घालण्यास विसरावायचे व कधी कधी विसरून दोन वेळा घालावायचे तरी सुद्धा कधी स्वतः राग किंवा तिरस्कार करावायचा नाही कसंही अडाणी माणूस असले तरी त्याला वागवून घ्यावायचे हे जसे काही स्वतःचे व्रतच असे स्वतः जेवण होऊन कोर्टात गेल्यावर मी जेवायला बसे तेव्हा खारट किंवा अळणी जे काय झाले असेल त्याबद्दल मनातल्या मनात, मनात वाईट वाटे व वा संध्याकाळचा स्वयंपाक मी अगदी लक्ष देऊन करीन विसरणार नाही असा निश्चय करी त्याप्रमाणे खरोखरीच बरा स्वयंपाक झाला असला तर मात्र स्वतः विनोदाने म्हणावायचे की कारे आबा आता भाजी खातोस आणि दुपारी दोन पदार्थ जास्त असून सुद्धा का बरे खाल्ले नाही त्यात काय बिघडले होते की काय त्यावर ते असून म्हणत दुपारी भाजी काय त्यातली एक तर अळणीच होती भजी खारट खारट एक आमटी व भाजी मात्र बरी होती तेवढी खाल्ली तेव्हा म्हणावायचे की विद्यार्थ्यांचे लक्ष खारट तिखट अळणी याकडे असू नये जे काय मिळेल ते मुकाट्याने खाऊन जावे मी बघ कधी काही नावे ठेवतो की काय मुकाट्याने ज्या काय मिळेल ते खाऊन जातो अशा एखाद्यावेळी मी धीर करून म्हणे कि मला वेळेलाच कळले तर अळणी पदार्थात मीठ तरी घालता येते पण मी जेव्हा बसते तेव्हा काय ते कळते व भारी लाज वाटते सूप शस्त्राचे पुस्तक आणले तेव्हा म्हणावायचे की त्याला काय उपाय आहे असल्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा ज्याच्या त्यालाच अनुभवाने समजलेल्या बऱ्या मनुष्य सावध राहून जास्त लक्ष ठेवितो आज मी तुझ्याकरता एक सूप पुस्तक आणविले आहे ते सर्व वाचून पहा व त्यात लिहिलेल्या कृतीप्रमाणे रोज एक एक पदार्थ करून पहा म्हणजे झाले त्याला लागणारे पदार्थ नीट मोजून घेऊन स्वस्त मनाने करावे जिन्नस करावा साधला तर बरा नाही तर करमणूक होईल मनुष्याने पूर्ण लक्ष दिले तर सर्व काही होईल अभ्यास व वा वाचन सुरू झाले याप्रमाणे पुस्तक हाती आल्यावर पहिल्या पहिल्याने दररोज एक पदार्थ करून पाहि काही पदार्थ साधत व काही चार दोन वेळ करूनही साधत नसत असे बरेच दिवस झाल्यावर तो नाद कमी झाला स्वयंपाकालाही बाई चांगली मिळाली जेवणाची व्यवस्था बरी झाली व आता माझा अभ्यासाकडे जास्त वेळ मिळू लागला यावेळी हार्वर्डचे पहिले पुस्तक संपून दुसरे घेतले होते आता स्वतःस रोज दोन दोन अडीच तास माझे वाचन घेण्यास शब्द व स्पेलिंग विचारण्यास व नवीन धडा देण्यास वेळ मिळत असे सकाळी तास दीड तास अभ्यास झाल्यावर व संध्याकाळी बाहेरून फिरून आल्यावर एक तास जेवणाच्यापूर्वी मराठी वर्तमानपत्रांचे वाचन घेऊन मग जेवणास उठावयाचे व जेवण झाल्यावर दहा साडेदहा वाजेपर्यंत पुण्याहून दक्षिणा प्राईज कमेडीची पुस्तके आली असतील त्याचे वाचन माझ्याकडून घ्यावायचे असा पाठ ठेविला होता पुन्हा पहाटेचे चार साडेचार वाजता स्वतःची झोप होई। तेव्हा केका आर्या श्लोक एखाद्या वेळेस नवनीत किंवा प्रार्थना संगीत यातील जे काय म्हणाव्यास सांगणे होईल ते वाचून दाखवावायाचे एखाद्या दिवशी स्वतःचा आपण संस्कृत श्लोक किंवा स्तोत्रे म्हणाव्यास आरंभ करावायचा व त्यातला अर्थ सांगावयाचा सा। व श्लोक पाठ कराव्यास द्यावायचे पुन्हा केव्हा केव्हा पाठ कराव्यास दिलेले श्लोक म्हणून घ्यावायचे व पूर्वी सांगितलेले अर्थ कितपत लक्षात आहेत ते पाहावयाचे याप्रमाणे उजडापर्यंत आले तेचपासून दहा वाजेपर्यंत साहित्य भाजीपाला चटणी कोशिंबिरी व ताक वगैरे केल्यावर पहिले वाडप वाढून घेऊन बरोबरच बोलत चालत जेवीच असू मागले वाडप बाईवाढ राग म्हणजे मौन तो खूप वेळ टिके जेवण झाल्यावर स्वतःचे कर्जिरी जाणी झाले म्हणजे मी कोर्टात पाठविण्याचे फराळे करी रोज वेगळे चार पाच पदार्थ करावे लागत तोपर्यंत दोन तास त्यात सहज जात पावणे दोन वाजता डबा भरून ब्राह्मणाबरोबर कोर्टात पाठविल्यावर मी आपल्या अभ्यासाला बसे साडेचार वाजेपर्यंत संध्याकाळी वाचून दाखविण्याकरता धडा तयार करी व शब्दय अगदी तोंडपाठ करून ठेवी कारण प्रथम शब्दांचे स्पेलिंग व अर्थ चांगले पाठ झाले आहेत असे पाहून मग धडा वाचून घ्यावायचा असे नाही तर राग तो राग म्हणजे इतर लोकांसारखा ओरडणे आरडणे अगर तोंडातून दुरुत्तर काढणे अशा तऱ्हेचा नसून उलट मुग्ध व उदासीन बसावायचे फार तर एखादा सुस्कारा टाकावायचा ही स्थिती फार वेळ राही बडबडे माणूस रागवले तर रागाच्या भरात आरडून ओरडून दोन दोनशिवाय देऊन मोकळेच चार दोन मिनिटात पुन्हा असण्या बोलण्याची तयारी जसा काय राग आलाच नव्हता पण स्वतःचे तसे नव्हते बारीक सारीक शुल्ल करता कधी राग यावायचाच नाही व अशा एखाद्या गोष्टीकरता आला तर तो कितीतरी वेळ टिके त्यामुळे मला फार भय वाटे व वाईट वाटून चैन पडत नसे म्हणून होता होई तो तसा प्रसंग न येऊ देण्याविषयी मी फार जपे दुसरे बुक संपले याप्रमाणे इंग्रजी दुसरे बुक संपून त्याचा सेकंड पार्ट संपल्यावर इसाप नीती व तिच्याबरोबरच भाषा सुलभ व वाक्य लहान लहान म्हणून बायबलच न्यू टेस्टामेंट वाचावयास घेतल माजी घरातील कामाची व अभ्यासाची व्यवस्था नीट चालू झाल्यावर मला सांगितले की आता दररोज होणारा कच्चा खर्च तू आपल्या हाताने करून मांडून ठा शंभर रुपयांचा मगता नाशिकास आल्यापासून हा वोन महिना आमच्याबरोबर आलखा विनायक ब्राह्मण याच्याकडच कच्चा खर्च रोजचा करण व लिहून ठवण हि काम सोपिल होत व तो त्याप्रमाणे नीट करीत असे जमेची मोठी रक्कम माझ्याजवळच असे पण जवळ विचारून करता वेळोवेळी लागणारी रक्कम त्यातून दिली जाई, आता खर्च मी माझ्या हातात घेतल्यावर झालेला खर्च रोजच्या रोज लिहून ठेवित असे पण नेहमी बेरीज किंवा अजोबाकीत चुकल्याने शिल्केचा मिळवायचा नाही व तो मिळविण्यासाठी तासाचे तास मी त्यात घालवे असे झाले म्हणजे त्या दिवसाचा नेमून दिलेला अभ्यास अर्थातच व्हावा तसा होत नसे त्यामुळे या सर्व गोष्टींचा बोबाटा होईल पाच सहा वेळ असे झाल्यावर स्वतः एके दिवशी असा नियम केला की दररोज जमा खर्चाची वही पाहून मग निजावा याचे त्याप्रमाणे पाच सहा दिवस झाल्यावर एके दिवशी माझी चूक कुठे होते ती लक्षात आल्यावर माझी समजूत पडेल असे नीट दाखवून पुन्हा अशी चूक न करण्याबद्दल बजावून सांगितले आणखी एक दोन वेळ चाचणी घेतल्यावर मग दररोज किर्द वही पाहणे सोडून महिना अखेर एकदा पाहण्याची पद्धत ठेवली आमच्या घरात जेवणारी आठ माणसे होती तेव्हा दरमहा भोजन खर्च काय होतो त्याचा अदमास मागील दोन महिन्यांच्या बोट कथावरून ठरविला व एक पहिल्या तारखेला मला सांगितले की तू या महिन्याला नुसत्या भोजन खर्चाकरता करता रुपये घे व एक महिन्यावर पुरू अदमास नव्हता मला आदमास नव्हता त्यामुळे मला वाटले की शंभर रुपये एवढी मोठी रक्कम फक्त भोजन खर्चाकडे संपेल की काय तेव्हा सांगितले की बरे झाले याहून कमी रक्कम लागली तर जी काय उरेल ती आम्ही परत घेणार नाही तुझ्या शिवणकामाकडे बक्षीस देऊ हे ऐकून मला मनामध्ये फार आनंद वाटला मग मी पुन्हा म्हटले यात नोकराचा पगार वर्गण्या वगैरे यावयाच्या नाहीत न तेव्हा सांगितले की जेवणाच्या खर्चाशिवाय दुसरा खर्च यावायाचा नाही त्याबद्दल तू दुसरी रक्कम काढून मात्र आम्हाला आता सारखे जेवणाचे व फराळाचे पदार्थ सर्व नीट मिळाले पाहिजेत त्यात कमी होता कामा नाही पण कोणतेही जिन्नस आणावायचे ते आणावेत उदार ठेवावायचे नाही वीस तारखेस पुंजी संपली इतके वजाविले तरी मला काहीच वाटले नाही उलट रक्कम इतकी कशी संपेल असेच वाटले त्या महिन्याच्या वीस तारखेला बिनबोबाड गेल्या पण पुढे एकवीसवे तारखेपासून अगदी बेतापुरता पगार असणाऱ्या कुटुंबाची महिना अखेर जशी ओडाताण होते व त्यामुळे धांदल उडते तशीच माझी अवस्था झाली 25 तारखेपर्यंत मी वेगळीकडून घेतलेली पुंजी बहुतेक झिरपून गेल्याने मला अगदी विरमल्यासारखे होऊन इतकी काळजी वाटू लागली की ती झाकून ठेवता येईना नुसती काळजी करून रोसा लागणारा खर्च थोडाच थांबणार आहे तो चाललाच पाहिजे व जास्त रकमेची परवानगी घेतल्यापासून चालवायचे नाही व तसे विचारणे तर जीवावर आले त्यामुळे मी अधिक काळजीत पडले असे एक दोन दिवस गेल्यावर मला विचारले आताशा तू अशा उत्साहरहित व हिरुमल्यासारखी का असतेस तुला काही होत आहे की काय हे ऐकून मी फार जास्तच विरमले कारण ही गोष्ट लक्षात येऊ नये म्हणून मी फार जपत असे खाली मान घालून मी म्हटले छे मला काही होत नाही काट कसरवत टापटीप शिकता आली पुडे खर्चाचे संपले आहे आणखी थोडे काढून घेऊ का असे विचारण्याची तितक्यातल्या तितक्यात एक हजार वेळ म्हणत आले पण माझा माणी स्वभाव ते करू देईना असा मनाचा जास्त गोंधळ झाल्याने मला एकदम रडू आले ते आवरेना माझी स्थिती आधीच लक्षात आली असावी म्हणून आता माझ्या बोलण्याची वाट न पाहता पुष्कळ समजूत केली व खर्चाचे संपले हे इतके अर्धवट शब्द माझ्या तोंडातून निघताच तोच म्हटले तू लागेल ते खर्चास काढू घे इतके वाईट वाटण्याचे कारण काय सगळे पैसे तुझ्यापाशी आहेत ना मग इतकी काळजी कशाला पाहिजे काय कमी असेल ते मोकळ्या मनाने सांगावे असे आतल्या आत कुडत राहू नये थोड्या कशातच केले पाहिजे इतकी आपली स्थिती नाही व काळजी करण्याचेही कारण नाही पण काटकसर व टापटीप शिकल्याने मनुष्याचे धोरण व वा चौकसपणा वाढतो व वा घरातील सर्व गोष्टी व्यवस्थेने चालतात हेच तुला शिकविण्याचा उद्देश आहे या माझ्या उद्देशाकडे थोडे लक्ष असतेस तर सांगितलेल्या मग असा भार वाटून वेडासारखी काळजी करावी लागली नसते आता लागतील तितके पैसे तू काढून घे जा पण खर्च मात्र वेळेवर नीट टिपून ठेव हो। या महिन्यात जितका खर्च झाला तितकी रक्कम खर्चा करता काढून घे म्हणून सांगितले द्रव्य जवळ बाळगत नसत यावेळी पगार आठशे रुपये मिळत असे पगाराची सर्व रक्कम व घरातील सर्व शिल्लक माझ्या असे कारण स्वतः एक पैसाही जवळ बाळगवायचा नाही असा नियम होता किल्ली तर मला वाटते कसल्याही गुलपाची व कोणत्याही प्रसंगी हाती धरली नाही मग जानव्याला लावणे कसचे पण सर्व रक्कम मजपाशी होती तरी महिन्याच्या करता नेमून दिलेल्या रकमेशिवाय स्वतःची परवानगी घेतल्यापासून मी पाच रुपयापेक्षा जास्त खर्च करीत नसे जास्त खर्च करावायचा झाल्या जवळ विचारले तर लागलीच होय म्हणावायचे कधी नाही म्हटले नाही पण विचारल्याशिवाय अधिक खर्च केला तर खपत नसे अशी पद्धत होती व त्याप्रमाणे चालण्यात कधीही मी हेळसाण किंवा के कसूर केला नाही त्यामुळे आम्हा उघडतात राग किंवा असंतोष उत्पन्न होण्याचा प्रसंग येत नसे आमची बाग आमच्या पूर्वीचे सबजज राब विष्णू मो भिडे यांनी आपली नाशिक येथील बाग विकावयास काढली ती बाग आम्ही विकत घेतली ही एक आमच्या कामात व करमणुकीची भर पडली रोज सकाळ संध्याकाळ बागेत जाऊन गडी माणसास काम नेमून द्यावयाची व त्यांनी केलेल्या कामाची चौकशी करावयाची असा नेम ठेविला होता सकाळी मी एकटीच बागेत पायी जात असे पण स्वतः संध्याकाळी कोर्टातून घरी आल्यावर आम्ही दोघे व भाऊजी टांग्यातून बागेकडे फिरावया जात असू तेथे ते तास दोन तास मोकळे हवे थिंडून फिरून आनंदाने गोष्टी बोलून व सकाळपासून गडी माणसांनी काय काय कामे केली त्याची विचारपूस स्वतः करून मग परत यावं रात्रीचा व पहाटेचा अभ्यास घरी आल्यावर मागे सांगितल्याप्रमाणे माझा इंग्रजी धडा वाचून घेऊन नव्या धड्याचे शब्द सांगण्यात एक तास तेव्हाच निघून जाई मग जेवण झाल्यावर सुमारे दहा साडेदहा वाजे पावतो मराठी वाचन माझ्याकडून वाचून घेतल्यावर आम्ही झोपी जावा पुढे पहाटे चार वाजता उठल्यावर सकाळच्या वेळेला मी एकटीस शिपाई बरोबर घेऊन बागेत जात असे म्हणून एक तास वाचन घेऊन पाच वाजले म्हणजे तुझी बागेत जाण्याची वेळ झाली तू जा असे सांगणे होई मग मी आमच्या तैनातीस असलेल्या म्हाताऱ्या नायकाला बरोबर घेऊन जाई मग स्वतः भाऊजींना उठवून त्यांचा अभ्यास घ्यावायचा व वाजता त्यांना खरडेल यावयास बसवून स्वतः आपल्या नित्यक्रमाला आरंभ करावायचा सखराम नाईकाची भजने मी बागेत जाताना जो सखराम नावाचा शिपाई घेत असे त्याला वारकरी पंतातल्या साधू संतांच्या पुष्कळ गोष्टी माहीत असत व अभंगही पुष्कळ पाठ असत पहिल्या पहिल्याने वाटेने चालताना तो आपल्याशीच गुणगुणत असे मी बोलविल्या वाचून आपणहून तो कधी बोलत नसे मी विचारी तोड्याचे उत्तर दे पण तोंडाने काहीतरी हळूहळू म्हणत असे याला काही अभंग पाठ येत असावेत पण मर्यादेमुळे तो मोठ्याने म्हणत नाही असे माझ्या मनात येऊन मी त्याला म्हटले सखाराम तुझा अभंग म्हणण्याचा नित्य पाठ असेल तर तू मोठ्याने म्हणनचा मला ऐकूल असे म्हणलेस तरी चालेल मला अभंग आवडतात यावर तो नम्रपणे रामराम करून म्हणाला बरे आईबाई साहेब पुष्कळांना यात बेअदबी वाटते व आमाधाऱ्यांची बडबड आवडत नाही म्हणून मी भीत होतो पाठाचा हाचा मजेदार अर्थ याप्रमाणे बागेत जातेवेळी असल्यामुळे करमणुकीची गरज वाटे तेव्हा तो एखादा अभंग म्हणे व आपल्या समजुतीप्रमाणे त्याचा अर्थही सांगे मी नुसते ह मात्र म्हणे पण मला त्याची हसुई कारण या लोकांबद्दल अशा काही नकल्या आहेत त्यात मूळ अर्थाला अगदी विपर्यास आणणारी वाक्य अगर कडवी जशी त्यांच्या पाडत असतील तशीच ती अक्षरशः घेऊन त्यांचेच निरूपण करण्याचा ते प्रयत्न करतात जसे हिरण्य कश्यपूरच्या पोटी प्रल्हाद बा जन्मले या पाटाच्या ठिकाणी हरिण कासवाच्या पोटी प्रह्लाद बा जन्मले असे म्हणतात व त्याचे निरूपणही असे करतात की देवाचे अवतार आपण दहाच ऐकले आहेत पण भक्तांकरता देवाला अनेक अवतार घ्यावे लागतात याला प्रमाण हेच की देवाला हरिणाच्या कासवाच्या पोटी जन्म घेऊन शेवटी परळातही जन्म घ्यावा लागला यावरून पहा की भक्त वत्सल देवाला किती बरे अवतार घ्यावे लागतात भाविक म्हातारा नाईक वगैरे मोठ्या भाविकपणे सांगतात हा अर्थ किंवा हे वाक्य ते जुळत नाही ही कल्पना त्यांना शिवत सुद्धा नाही व दुसऱ्या कुणी अशी शंका काढली तर त्यांना सहन होत नाही यात त्यांचा दोष नसून त्यांच्या अंध भक्तीचा जोर आहे व ही मंडळी या परंपरेला भोळ्या व भाविकपणाने चिकटून राहतात जास्त विचार करीत नाहीत इतकेच त्यापैकी काही काही गोष्टी या आमच्या शिपायाच्या असत केव्हा केव्हा तो एखाद्या भगवत भक्ताच्या गोष्टी सांगताना अगदी गहीवरून येई पण त्याचा अर्थ सांगताना वर सांगितल्याप्रमाणे काहीतरी अर्थ विपर्यास करी तरीही तरी त्याची तरी तरी तरी गोष्ट मी लक्ष लावून ऐके कारण त्याच्यासारख्या भाविक मात्राला दुखविणे मला बरे वाटत नसे मी घरी आल्यावर जेवताना जवळ तेव्हा खूप हसू येई बागेतील भाज्या व फुले याप्रमाणे रोज सकाळी बागेत चालत गेल्याने मला व्यायामचा व्यायाम होऊन ताज्या भाज्या व फुले मिळत असत थंडीच्या दिवसात दररोज चार पाचशे गुलाबाची फुले निघत आणि वांगी व वा दुधे दोन तीन पाट्या निघत त्यातील घरखर्चापुरत्या भाज्या तशीच गुलाबात घातलेली सुपारी फार आवडे व ती रोज करावी लागे म्हणून सुपारी तयार करण्यापुरती फुले ठेवून घेऊन बाकीचा माल गड्याबरोबर विकावयास पाठवून जे काय पैसे येतील ते त्याच बागेच्या खात्यावर जमा करी आठ चार दिवस सर्वच माल घरी ठेवून घेऊन मित्रांच्या ओळखीच्या ठिकाणी थोड्या भाज्या व फुले पाठवून द्यावी असे स्वतःचे म्हणणे असे त्याप्रमाणे मी करी प्रार्थना समाजाची स्थापना याच साली नाशिक येथे प्रार्थना समाजाची स्थापना स्वतः देशमुख केतकर वाड वगैरे मित्रमंडळींच्या सहाय्याने केली रा ब गोपाळराव व हरि देशमुख हे येथे जाईट जज्ज होते त्यांच्या सहा सुनाव दोन लेखी त्यावेळच्या मानाने बऱ्याचशे केल्या होत्या त्यांचे कुटुंब जुन्या झालीचे होते तरी त्यांना उत्तम लिहिता वाचता येत होते पुराण ऐकण्याचं व वा स्वतः वाचण्याचा त्यांना नाद असे या बहुतेक सर्व व्रत वैकल्ये व नियम धर्म करत व त्यानिमित्ताने वारंवार गावातील बायकांना हळदी कुंकवाला बोलावी यामुळे माझेही त्यांच्या घरी जाणे येणे होऊ लागले म्हणून माझा परिचय जास्त झाला राब ब देशमुख व स्वत असे दोघेही स्त्री शिक्षणाची अभिमानी असल्यामुळे आपल्या बायकांनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना पण गावातील बायकांना वारंवार एके ठिकाणी जमावून सीता सावित्री यांच्यासारख्या प्राचीन साध्वींची चरित्रे त्यांना वाचून दाखवावी व शिक्षणाकडे त्यांचे मन वळवावे तसेच गावातील मुलींच्या शाळा पहाव्यात त्यांना उत्तेजन देण्याकरता काही अल्प अल्पस्वल्प बक्षिसे द्यावीत वगैरे गोष्टी आवडत असत व याबद्दल आमच्या मागे तगादा असे बायकांच्या भेटीकाठी या गोष्टीत फार दिवस लोटले नाहीत तोच तसा एक प्रसंग जुळून आला मिस्टर कागलन साहेब ठाण्याचे सेशन जज नाशिकात सेशन चालविण्यासाठी आले त्यांचा मुक्काम तेथे सुमारे आठ दहा दिवस होता त्यांच्याबरोबर त्यांची अल्पवयस्क मेहूनी व पत्नी ह्या होत्या या दोघीही लहान वयाच्या असून मोकळ्या मनाच्या होत्या हिंदू बायकांची व आपली ओळख व्हावी अशी त्यांना आवड असल्यामुळे त्या दोघी दुसरे दिवशी आपण होऊन आमच्या घरी भेटाव्या झाल्या अर्थातच आम्हीही तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे परत भेटी करता गेलो देशमुखांच्या दोघी लेकी मी मिसेस कागलन तिची बहीण अशा आम्ही सारख्या वयाच्या असल्याने वरील दोन भेटीतच आमचा व त्यांचा बराच परिचय झाला सकाळी संध्याकाळी कधी आमच्या बागेकडे कधी शरणपुराकडे कधी सुंदर नारायणाच्या घाटाकडे कधी मुठे यांच्या बागेकडे अशा रीतीने आम्ही फिरावया जात असू यासमारास कोणी गोडबोले डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर तेते शाळेच्या तपासणीस साले होते यावेळी नाशिकास द्वारकानाथ राघोबा तरखडकर या नावाचे गृहस्थ तेथील हायस्कूलचे हेडमास्तर होते यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई या माझ्यापेक्षा वयाने पुष्कळ मोठ्या होत्या तरी बरोबरीच्या मैत्रीसारख्या हसून खेळून मोकळ्या मनाने वागत लोकरीचे व वा साधे शिवणकाम हे त्यांनीच मला शिकविले यावेळी माझी धाकटी चुलत ननन ठोसर मुंबईहून नाशिकास माहेरपणाकरिता आल्या होत्या त्या नात्याने ननन होत्या पण वागणुकीत सक्क्या बहिणीसारख्या प्रेमाने वागत त्यामुळे आम्ही दोघी ननन भाऊजया व सौ लक्ष्मीबाई अशा तिघींचे बहिणी बहिणीप्रमाणे प्रेम जमले त्यामुळे दररोज वे एक वेळी एकमेकांना भेटल्या वाचून मनाला चैन पडत नसे त्यांनी तरी आम्हीकडे याव्वि आम्ही त्यांच्याकडे जावे असा क्रम असे आम्हाला त्यांच्याकडून सहज बोलण्यात पुष्कळ गोष्टींची माहिती मिळे मिसेस कागलन तेथे आल्यापासून त्याही आमच्याबरोबर असत बक्षीस समारंभ वर सांगितल्याप्रमाणे डेप्यटी इन्स्पेक्टर यांची सर्व शाळांची तपासणी संपल्यावर मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ यावेळी अनायासाने मिसेस कागलन या येथे आले आहेत त्यांच्यास हातून व्हावा असा विचार करून ते व रावसाहेब देशमुख हे स्वतःचा याबद्दलचा विचार घेऊन दिवस ठरविण्याच्या आमच्या घरी आले त्यांनी दिवस वगैरे ठरविला या समारंभास बायका जितक्या जास्त जमतील तितकी शोभा जास्त येणार आहे तेव्हा काय केले असता जमतील याबद्दल विचार चालून असे ठरवले की काही जुन्या घराण्यातील व जहागीरदार वगैरेच्या बायका नुसत्या आमंत्रण चिठ्ठीवर खास येणार नाही त्यांना बायकांनी जाऊन आमंत्रणी केली पाहिजेत म्हणजे त्या येतील हे काम आपल्या दोही घरच्या बायका मंडळींनी पत्करले म्हणजे गावातील वकील मंडळींच्या व इतर कामगारांच्या बायका तजवीज मी करतो असं डेप्युटी यांनी सांगितले आणि ते निघून गेले देशमुखाच्या दोघी मुली व मी अशा तिघी जणींनी यादीवर लिहिलेल्या घरी जाऊन आमंत्रणे करावीत असे ठरल्यावर देशमुखही निघून गेले ठरल्याप्रमाणे एक दोन दिवसांनी मी व देशमुखांच्या मुलींनी घरोघर जाऊन आमंत्रणे केली त्याप्रमाणे समारंभाच्या दिवशी सुमारे पन्नास साठ बायका जमल्या हीच संख्या आम्हाला त्यावेळी फार मोठी अशी वाटली कारण बायका पुरुषांनी नाशिकास एकत्र जमण्याचा हा पहिलाच प्रसंग होता गावातील इतर पुरुष मंडळींना आमंत्रणे केली नव्हती पण त्यातल्या स्त्री शिक्षणाचे चाहते व पुढारी असे दहावारा गृहस्थ मात्र होते साहेवास सार घातला नाही कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी जमल्यावर मुलींनी ईशस्तवनपर व स्वागतपर पद्ये मांडले डेप्युटीनी मागील सालचा रिपोर्ट वाचून दाखविला मग मिसेस कागलन यांच्या हातून वाटून झाल्यावर मिसेस कागलन यांचे आभार मानून खाली बसले तोच डेप्युटी यांनी हार तुऱ्यांचे माझ्यापुढे आणून ठेवले मी त्यातील एक मिसेस कागलन बईंना पहिल्याने घालून मागाहून त्यांच्या आईला व बहिणीला घालून एक हार तसाच तपकात वगळून तबक डेप्यूटीपुढे सारिले हा हार साहेबांना घालावायचा असे डेप्यूटी यांनी मला अगदी हळू सुचविले मी लागली साफ नाकारले व मला त्यांचा राग आला रावसाहेब देशमुख हे माझ्याकडेच पाहत होते ते आपल्याशीच असले व एकदम उठून डेप्यूटीच्या हातातील तपकातून हार उचलून घेऊन कागलन साहेबांच्या गळ्यात घातला व तुरा अत्तर वगैरे दिले इकडे देशमुखांच्या दोघी मुली व सुना यांनी जमलेल्या सर्व बायकांना हळद कुंकू विडे गजरे अत्तर गुला वगैरे दिल्यावर समारंभ आटापला व आम्ही आपापल्या घरी निघून गेलो रात्री निस्ते निसतेवेळी मुद्दाविरोधाने विचारले झाली का तुमची सभा नीटपणा पण पन बायकांना इतका पक्षपात कशाला हवा सभेची खटपट सगळी पुरुषांनीच केली बायका आहे त्या आल्या त्या मात्र तू हार घातलेस पण बिचारा कागलन साहेबांनाच सा का वगळलेस मी म्हटले मी हिंदू नसते तर मलाही याचे काही वाटे नसते डेप्यूटी हे हिंदू व पोखत असून त्यांनी हार घालण्याचे मला सुचविले याचाच मला चमत्कार वाटला व रागही आला पण तुझी बाजू देशमुखांनी सांभाळली ना मी म्हटले त्यांची गोष्ट कशाला त्यांचा थोरपणा कोणीकडे ते असे कुत्सीत परीक्षक नव्हते मैत्रिणींची ताटातूट यावर म्हटले की डेप्यूटीवर तू उगीच रागवली आहेस त्यांचाही त्यात काही कुत्सीक हेतून असेल त्यांनी सहज सुचविले असेल कित्येक वेळ या गोष्टी पाहिल्याने लक्षात येत नाही बाकी व्यवहार कमी खरा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई बसाव्यास आल्या म्हणाल्या कालची आपली सभा चांगली झाली पण डेप्युटीचा कावेबाजपणा तुमच्या चढ दिशी देण्यात आला म्हणून मला बरे वाटले मलाही मोठी काळजीच पडली होती यापुढे आम्हा तिघी मैत्रींची फाटाफूट झाली सौ सखुवंश सा सासरी गेल्या आमची बदली औचित धुळ्यात झाली व सव लक्ष्मीबाई नाशकाच राहिल्या त्यांची व आमची पुन्हा भेट झाली नाही कारण पुढे त्या एक वर्षाने वारल्या